पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्यापाटील फुलाचा प्रयोग प्रकरण सात्वे फुलाला दोन बक्षिसे तो पाहुणा फुलांची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला तेथे नाना देशातून फुले आली होती शास्त्रज्ञ आले होते परंतु संपूर्णपणे कोणाचाच प्रयोग यशस्वी झाला नव्हता कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती कोणाची पुसट होती परंतु या पाहुण्याने जे फूल आणले ते संपूर्ण संपूर्णपणे कसोटीला उतरत होते सारे शास्त्रज्ञ पाहत राहिले आपले नाव काय त्या पाहुण्यास विचारण्यात आले गभरू पाहुणा म्हणाला आपले नाव आजपर्यंत ऐकले नव्हते आपले संशोधनात्मक लेख कधी प्रसिद्ध नाही वाटते झाले राहता आपण कोटेआय कोटे प्रयोगशाळा अनेक प्रश्न गभरूला विचारण्यात आले गाजावाजा मला आवडत नाही मी लहानसामाळी माझी प्रयोगशाळे वगैरे नाही मी नाना गोष्टी करीत असतो मला प्रयोगांची हाऊस आहे वाटले की आपणही करावा प्रयोग करीत होतो यश आले तसे शास्त्रीय ज्ञान मजवळ नाही उपपत्ती सांगता येणार नाही कसे कसे फुल वाढले ते टिपलेले नाही आम्ही साधी माणसे गबरू म्हणाला प्रदर्शनासाठी राजा आला होता उद्या बक्षीस समारंभ होता भव्य मंडप घालण्यात आला होता ध्वजा पताकांनी लता पल्लवांनी फुलांच्या रंगीबेरंगी सुगंधी अशा हारांनी तोरणाने तो मंडप सुशोभित करण्यात आला होता अनेक शास्त्रज्ञ राजाच्या बेटी घाटी घेत होते गबरूची राजाशी भेट करण्यात आली आपण कुठे असता राजाने विचारले एका खेडेगावात तुम्ही प्रयोगात यश मिळवलेत आश्चर्य आहे देवाची कृपा तुम्ही नीट शास्त्रीय ज्ञान मिळवि तर आणखी चमत्कार कराल आपल्या देशाचे नाव वाढवाल तुम्ही शास्त्रज्ञ म्हणजे देशाची भूषणे आपले अभिनंदन करतो आपल्या देशाला तुम्ही माळ मिळवून दिलात धन्य हात तुम्ही गबरू निघून गेला परंतु आता कळीची गाडी आली ती शास्त्रज्ञांना भेटली हे फुल मी फुलविले आहे या लफंग्याने ते पळवून आणले आहे असे तिने सांगितले परंतु तिच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना मला राजाची भेट घ्यायची आहे राजाची माझी गाठ घाला असे ज्याला त्याला ती विनवू लागली शेवटी राजाच्या कानावर वार्ता गेली एक मुलगी आपणास भेटू इच्छिते असे त्याला कळले त्याने त्या मुलीला बोलविले ती मुलगी आली नम्रपणे ती उभी राहिली नंतर मोट राजाला तिने प्रणाम केला मुली काय आहे तुझे म्हणणे राजाने प्रश्न केला महाराज ते फूल मी फुलविले आहे ती म्हणाली मोठमोठे शास्त्रज्ञ धकले तू कसे फुलवणार ते फूल, ही पा माझी रोजणीशी हिच्यात झाड कधी लावले कोणते खत घातले कोणत्या रंगाचे किरण दिले ते सारे मी लिहून ठेवले आहे राजाने रोजणीशी वाचली त्याने त्या मुलीकडे पाहिले तुझे नाव हो काय कळी तुझा बाप काय करतो ते तुरुंगाचे अधिकारी आहेत कोणत्या तुरुंगावर समुद्राकाठच्या ज्यांची मुलगी आजारी होती व ज्यांनी समुद्राकाठी बदली मागितली होती त्यांचीच का तू मुलगी होय महाराज त्या तुरुंगात कोण आहे ते एक राजकीय कैदी आहेत त्यांना फुलांचे वेळ ते शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या सांगण्यावरून हा प्रयोग मी केला ते सारे श्रेय त्यांचे आहे मी निमित्त मात्र राजधानीच्या तुरुंगातून तो कैदी अन्यत्र पाठवतास तू आजारी पडलीस होय ना होय काय होत होते तुला बेटा तसे काय काही मी काय सांगू महाराज प्रेमाच्या पिशाच्याची बाधा तर नव्हती आपण सर्वज्ञ आहात बरे जा उद्या प्रदर्शन मंडपात माझे शेजारी बैस आणि एक कपडे उद्या काढ नवीन सुंदर पोषाख तुला देण्यात येईल तो घाल आणि दोन सुंदर दागिने देईन ते अंगावर घाल समजलीस ना जा बेटा काळजी नको करू कळीची कली फुलली ती निघून गेली दुसरा दिवस उजाडला हजारो लोक येत होते खेड्यापाड्यातून शहराशरातून स्त्री पुरुषांच्या झुंडी येत होत्या तिसरे प्रहरी बक्षीसमारंभ होणार होता मंडप कधीच भरून गेला सुंदर व्यासपीठ केलेले होते तेथे छताखाली ती कुंडी ठेवण्यात आली होती अनुपम सौंदर्याने युक्त असे ते फुल तिथे डोलत होते राजासाठी चांदी सोन्याचे सिंहासन होते त्याच्या दोन बाजूस अनेक सुंदर आसने मांडण्यात आली होती राजाने काही शिपायांना बोलावले जा ताबडतोब त्या समुद्राकाठच्या तुरुंगातील त्या राजकीय कैद्यास घेऊन या चांगले घोडे गाडीला जुंपा सायंकाळपर्यंत इथे आले पाहिजे शिपाई आज्ञा असे म्हणून गेले वेगवान घोड्यांची गाडी घेऊन ते गेले तुरुंगासमोर गाडी थांबली राजाचा निरोप डबू साहेबांना सांगण्यात आला श्रृंखला घातलेली कैदी घोड्यांच्या गाडीत बसवण्यात आला त्याच्या बाजू सशस्त्र शिपाई बसले आणि गाडी वेगाने निघाली आपल्याला तोफीच्या तोंडी देण्यासाठी नेण्यात येत असावे असे फुलाला वाटले कोठे नेता मला त्याने विचारले चुप बोलणार नाही पूजणार नाही शिपाई म्हणाला तिकडे समारंभ सुरू झाला प्रार्थना गीत झाले राजा बोलायला उभारायला टाळ्यांचा कडकडाट झाला जणू आकाश पडते की काय असे वाटले राजाने हात वर करता सारे शांत झाले जमलेल्या नाना देशातील थोर शास्त्रज्ञांना व सर्व स्त्री पुरुषांना आजचा दिवस आनंदाचा आह शास्त्रांचा गौरव करण्याचा आजचा दिवस आह शास्त्राने संहारही करता येतो व जीवनात आनंद व सौंदर्य यांचीही निर्मिती करता येते शास्त्रांचा उपयोग संसार आनंदमय करण्यासाठी करणे ही खरी शास्त्रपूजा शास्त्राने मारक शस्त्रे निर्मू नयेत शास्त्राने मनुष्याला माकड बनवू नये मनुष्याला रुख व्याघ्राहून क्रूर करू नये शास्त्राने माणुसकी वाढो आनंद वाढो आज आपण बक्षीस देणार आहोत परंतु कोणाला बॉम्बचा शोध लावणाऱ्याला नाही तोफेचा गोळा शंभर मैल जाण्याचा प्रयोग करणाऱ्याला नाही तर सृष्टीतील सौंदर्य व वा आनंद वाढविणाऱ्याला शास्त्राने सुबत्ता निर्मिती होईल फुले फळे वाढविता येतील फुलांचा प्रयोग करणाऱ्याला आज बक्षीस द्यावायचे आहे कृष्ण कमळावर निळ्या सावळ्या कृष्ण कमळावर सोनेरी चटा उमटविणाऱ्याला हे बक्षीस द्यावायचे होते अनेक देशातील फुलवेड्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आपल्या प्रयोगांची फुले त्यांनी येथे आणली आहेत सर्वांना सारख्या प्रमाणात सिद्धी मिळाली नाही परंतु एक प्रयोग यशस्वी झाला तो प्रयोग येथे ठवण्यात आला आहे पहा हे फुल किती सुंदर दिसते आहे पहा या सोनेरी चटा कृष्ण रंगावर सोनेरी वेलबुट्टी अभिनव प्रयोग राजाचे भाषण असे चालू होते इतक्यात ती गाडी आली सर्व लोकांचे लक्ष तिकडे गेले राजाने दुताना तिकडे पाठविले श्रृंखला काढून कैद्याला येथे आना, अशी त्याने सूचना दिली दूत वेगाने गेले फुलाच्या पायातील श्रंखला काढण्यात आल्या त्याला पाय हलके वाटू लागले नीट चालवेना शिपाई हात धरून त्याला नेत होते कितीतरी दिवसांनी बाहेरची मोकळी हवा अंगाला लागली विशाल क्षितिश दिसले अनंत आकाश दिसले हजारो पुरुषांची सृष्टी दिसली त्या कैद्याला राजाजवळ नेण्यात आले कैदी फिका पडला होता परंतु त्याच्या डोळ्यात ध्येयनिष्ठेचे पाणी होते राजाने त्याला सन्मानपूर्वक जवळच्या आसनावर बसविले त्या कैद्याला पाहताच पाहुणा काळवणला गबरू घाबरला त्याची मान खाली झाली त्याला आपण पडणार असे वाटले राजा बोलू लागला लोक ऐकू लागले हा जो यशस्वी प्रयोग येथे आहे कोणी केला हे येथे गृहस्थ आहेत त्यांचे नाव गबरू त्यांनी आपली मान विनयाने खाली घातली आहे हे गबरू म्हणतात की हा प्रयोग मी केला त्यांना जर शास्त्रीय माहिती विचारली तर ते म्हणतात मी प्रयोग केला आहे माहिती मागून देई ही माझ्या डाव्या बाजू सुंदर मुलगी बसली आहे ती म्हणते हा प्रयोग मी केला प्रयोग कसा कसा केला त्याची माहिती तिने टिपून ठ तिची रोजनीशी हिच्यात सारे आहे परंतु या मुलीला कुठून आले हे ज्ञान ते ज्ञान तिला आता आणलेल्या या थोर पुरुषाने दिले हा पुरुष तुम्ही ओळखलात का ज्याला तुम्ही फाशी देणार होता तोच हा महात्मा तुरुंगातही ध्येयपूजा त्याने सोडली नाही यांच्या संबंधाने सारे कागदपत्र मी वाचले हा थोर पुरुष निर्दोष आहे आणि दोन प्रधानांचा प्रजेने खळून वध केला ते प्रधानही निर्दोष आहेत जे कागदपत्र या कैद्याच्या घरी सापडले त्यात काय होते देशासाठी त्या प्रधानांनी काय काय केले किती त्याग केला किती आपत्ती सोचल्या त्यांचा पुरावा होता परंतु ते कागद जाळून टाक आमचा त्याग जगाला कळायला कशाला हवा अज्ञात असू दे आमचा त्याग अशी चिठ्ठी त्या प्रधानांनी आपल्या मित्राला पाठविली होती परंतु या मित्राने ते कागद जाळले नाही असो ते थोर प्रदांतर गेले परंतु हा पुष्पसृष्टीत चमत्कार करणारा मित्र सुदैवाने वाचला त्याने फुल फुलविले त्याने या मुलीकडून हा प्रयोग करविला ही मुलगी तुरुंगाच्या अधिकाऱ्याची या थोर पुरुषाने तिला लिहा वाचायला शिकविले फुले फुलवणाऱ्या या माळ्याने या मुलीची जीवनकळीही फुलविली या एक लाख रुपयांच्या बक्षिसाच्या लोभाने पलीकडे ते काळवलेले गृहस्थ आहेत त्यांनी पाप केले त्यांनी कुंडी लांबविली या मुलीच्या बापाचा त्यांनी विश्वासघात केला ज्या श्रृंखला या थोर पुरुषांच्या पायात होत्या त्याच या लफंग्याच्या पायात घालून त्याला योग्य शिक्षा केली जाईल परंतु आधी हा गोड समारंभ संपवूया एक लाख रुपयांची बक्षीस या शास्त्रज्ञाला मी देतो असेच देशाचे नाव ते वाढवत ध्येयाची ते अशीच पूजा करोत, कष्ट पडोत, आपत्ती येवोत मरण समोर असो तरी ध्येयाला कसे कवटाळे ते त्यांनी दाखविले आहे ते शास्त्रज्ञ आहेत ते महात्मा आहेत अशी माणसे म्हणजे पृथ्वीवरचे वैभव एक लाख रुपयांच्या बक्षिसाबरोबर दुसरेही बक्षीस मी त्यांना देत आहे ही मुलगी यांना मी देत आहे तुम्हाला सर्वांसमक्ष त्यांचे लग्न मिळावतो तुमचे आशीर्वाद यांना द्या राजाने कळीचे हात फुलाच्या हातात दिले दोघांनी रजाला वंदन केले दोघांनी त्या विराट जनतेला प्रणाम केला सर्वांनी जे, जे केला टाळ्यांचा गजर झाला वाद्य वाजू लागली बँड सुरु झाला बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या फुलांची वृष्टी झाली आनंदी आनंद झाला समारंभ संपला कळी व फुला राजाबरोबर गेली राजाने त्यांना मेजवानी दिली सहारे शास्त्रज्ञ हजर होते राजाने वधू मौल्यवान वसरे व अलंकार यांची भेट दिली शास्त्रज्ञांचा निरोप घेऊन राजाचा निरोप घेऊन कळी व फुला निघून गेली त्या दोघांचा आनंद अवर्णनीय होता त्या आनंदाचे कोण वर्णन करील